प्रकरण पंधरावे पंधराव्या प्रकरणाचा विषय आहे भोगांची अभिलाषा असणाऱ्यांच्यासाठी हा तत्व बोध त्याज्य आहे प्रकरण पंधरावे सूत्र पहिले अष्टावक्रौ वाच यथा तथोपदेशे न कृत सत्व बुद्धिमान आजीवमिजिजास अष्टावक्र म्हणतात सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशाने कृतार्थ होतो म्हणजेच आत्मज्ञानी होतो असत्य बुद्धीचा पुरुष आजीवन ज्ञानासाठी उत्सुक झालेला असूनही तो केवळ भोगांच्या मोहातच अडकून राहतो म्हणजेच तो ज्ञानी होत नाही अष्टावक्र स्वामींना विश्वास वाटू लागला होता की राजाजनकांना भ्रांती झालेली नसून खरोखरीच आत्मबोध झालेला आहे म्हणून या आत्मज्ञानाचे समर्थन करीत मुनीश्रेष्ठाने हा वरील श्लोक म्हटला आहे राजा जनकांना झालेले आत्मज्ञानाची पुष्टी करण्यासाठी पुन्हा उपदेश करत मुनी श्रेष्ठ अष्टावक्र या सूत्रात सांगतात की सात्विक बुद्धीच्या पुरुषाचे अंतकरण शुद्ध असते त्यामुळे अल्पाशा उपदेशाने त्याला आत्मज्ञान होते पण वासनायुक्त राग द्वेष अहंकार लोभ घृणा यांनी ज्यांचे अंतकरण भरलेले आहे त्याच्या नशिबी मनाचे विकार व मोहच येणार त्याच्या अंतकरणाची शुद्धी होण्यातच अनेक जन्म खर्च होतात म्हणून असत्य बुद्धीचा माणूस ज्ञानासाठी आयुष्यभर उत्सुक असूनही मोहामुळे आत्मज्ञानापासून वंचितच राहतो त्याची जिज्ञासा केवळ बौद्धिक स्तरावरची असते तो धर्म व अध्यात्म यांचे ज्ञान सुद्धा बौद्धिक पातळीवर करून घेऊ इच्छितो बौद्धिक आकलन पद्धतीत तर्क कुतर्क वितर्क निर्माण होत असतात काही अन्य क्षेत्रातल्या माहितीच्या आधारावर असा मनुष्य अध्यात्मात कुठे विरोध शोधून करतो तर कुठे साम्य शोधतो याप्रमाणे अध्यात्म जे आत्म्याचे बोध करून देणारे शास्त्र आहे त्यातील सत्य सुद्धा तो बुद्धीच्या आधाराने शोधत असल्याने व बुद्धी ही भेद निर्माण करणारी असल्यामुळे तो पंडित होऊ शकतो पण ज्ञानी बनू शकत नाही बौद्धिक करामती व त्या पातळीवरील माहितीचाच त्याला अपार मोह होतो ज्यामुळे सत्याच्या उपलब्धीपासून तो दूर राहतो हे शास्त्राचे ज्ञान बुद्धी निरपेक्ष आहे हा तर त्या परम चैतन्याचा अनुभव आहे व तो फक्त ध्यानाद्वारे समाधीद्वारे किंवा बोधामुळे प्राप्त होतो काही अन्य पद्धती सुद्धा आहेत पण या सर्व पद्धतीची एक महत्वाची पूर्व आहे व ती म्हणजे अंतःकरण सात्विक असणे निर्मळ असणे ममुक्षु व्यक्तीच या ज्ञानप्राप्तीसाठी लायक असते केवळ जिज्ञासू नव्हे आत्मज्ञान काही केवळ साधना नाही अज्ञानाचे जे आवरण आहे ते काढून टाकण्याची गरज आहे व त्यासाठीच फार वेळ लागतो ह्याच अज्ञानामुळे बुद्धीची स्थिरता होऊ शकत नाही साधनेद्वारा केवळ सत्वबुद्धी प्राप्त होते त्यानंतर गुरुच्या उपदेशाने तत्वबोध होतो हेच साधनेचे व तत्वबोधाच्या प्राप्तीचे रहस्य आहे प्रकरण पंधरावे सूत्र दुसरे मोक्षो विषय वैरस्य बंध वैषयिकोरसह यथे म्हणतात विषयांबद्दल तस कर तत्वबोधाचा उपदेश लायकी संपादन केलेल्या शिष्यालाच द्यायचा असतो अधिकार नसलेल्या व लायकी नसलेल्याला हा उपदेश केल्याने त्याचा फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो उपदेश घेण्यास कोण पात्र आहे याचे स्पष्टीकरण या आधीच्या सूत्रात मुनी मुनिश्रेष्ठांनी केले आहे की ज्याची बुद्धी सत्वयुक्त व निर्मळ आहे तोच या ज्ञानाचा अधिकारी आहे अन्य कुणी नाही सात्विक बुद्धीची व्यक्तीच या उपदेशाचा अर्थ जाणून तो आत्मसात करू शकते तोच उत्तम व सर्वश्रेष्ठरित्या हा उपदेश स्वीकारू शकतो चित्ताची शून्यावस्थाच माणसाला स्वीकार करण्यास योग्य पात्रता प्रदान करते स्वच्छ कारच उत्तम प्रतिबिंब दिसू शकते पात्रतेची परीक्षा गुरु स्वतः करतो शिष्य आपल्या पात्रतेचा कधी दावा करत नाही मी एवढे तप केले आहे मी एवढे उपवास केले आहेत मी जग सोडून दिले आहे विवस्त्र राहिलो आहे एवढ्या वेळी गायत्री मंत्राचे उच्चारण केले आहे एवढे तास रोज उपासना केली एवढे दान केले एवढा त्याग केला असे शिष्य कधीच म्हणत नाही या कारणामुळे मी उपदेशाला पात्र झालेलो आहे मला उपदेश द्या असे शिष्य म्हणत नाही जर शिष्याने पात्रता संपादन केली असेल तर गुरु तो ओळखून त्या सत्वबुद्धीच्या शिष्याला ज्याप्रमाणे अष्टावक्रांनी जनकाला दिला त्याप्रमाणे उपदेश देतो जर राजा जनकाची मानसभूमी आधी तयार झालेली नसती तर अष्टावक्रांनी त्यांना हा उपदेश कधी केलाच नसतो मग त्यांनी राजा जनकांना साधना करण्यास सांगितले असते मंत्रजप करण्यास सांगितले असते योग सांगितलं असतं उपासना सांगितली असती पण राजा जनकांना त्याची आवश्यकता नव्हती राजा जनकांची मानसिक भूमी आधीपासूनच तयार होती म्हणून उपदेश करताच तत्क्षणी घटना घडली व जनक राजांना आत्मज्ञान प्राप्त झाले अष्टावक्रांनी नंतर वेगवेगळे वेग प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घेतली व राजा जनकांना खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त झाले असल्याची खात्री करून घेतली आता या प्रकरणात गुरु दीक्षांत स्वरूपात आशीर्वादात्मक प्रवचन करीत आहेत कि तुम्हाला आत्मज्ञान झाले तुम्ही मुक्त झालात आता सुखाने राहा अल्पशब्दात उपदेशाचे सार सांगून टाकले अष्टावक्रांचे हे सूत्र हे साधन सूत्र नसून सिद्धी प्राप्त झाल्यानंतरचा अंतिम उपदेश आहे तो आरंभ नसून दीक्षांत आहे अष्टावक्र सांगतात की मोक्ष ही काही वस्तू नाही किंवा एखादे ठिकाण नाही कि जेथे पोचता येते तो कोणत्याही प्रकारचा भोग नाही कोणताही आनंद देईल असा रस नाही याची कोणतीच साधना नाही याची कोणतीच उपासना नाही न ना तो स्वर्गात आहे न तो तपश्चर्याच्या शिलाखंडावर आहे विषय वासनातून पूर्णविरक्त होणे हाच मोक्ष आहे विषयांचे ज्याला स्वारस्य आहे त्याच्यासाठी सारे जग अस्तित्वात आहे त्याचे कारण मन आहे म्हणून मनच बंधनाचे व मुक्तीचे कारण आहे हे मन जेव्हा विषय सुखात आसक्त होते तेव्हा बंधन आहे व ते, ते या जगाचे असले तरी त्याचे कारण मन आहे उपनिषदात सांगितले आहे की मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो हो। हे मनच मनुष्याच्या बंधनाचे व मुक्तीचे पहिले व शेवटचे मूल कारण आहे हे मन जेव्हा विषय सुखातून विरक्त होते तेव्हा मुक्ती मिळते जग बंधन नाही जगात राहणे खाणे पिणे उठणे बसणे व अन्य व्यवहार करणे बंधन नाही परंतु त्यात स्वारस्य घेणे आसक्ती बाळगणे हे बंधन आहे अष्टावक्र म्हणतात की हे एवढेच सर्व उपदेशाचे विज्ञान रूपी सार आहे म्हणून हे जनका तुला आता विरक्तीमुळे मोक्ष प्राप्ती झाली आहे आता तुला तू तु जसे हवे तसे कर आता तुझ्यासाठी या जगात आसक्तीचा कोणताच विषय उरलेला नाही बीजेस नाही आसक्तीची शक्यताच उरलेली नाही शरीरावर राख फासल्याने यज्ञध्नी पेटवल्याने जगाला शाप दिल्याने शरीराला कष्ट दिल्याने उपवास कल्याने जेवताना कडुलिंबाची पाने खाल्ल्याने विषयांच्या विरक्ती निर्माण होत नाही त्याचा मोक्षाशी काहीही संबंध नाही प्रकरण पंद्रह सूत्र तीसरे प्राज महोद्योग मतस्त्यक्तो बुभुक्ष हा तत्व बोध वाचा बड़बड़ा वगैरह मनसान करूषाला जेड़ कर महा उद्योगी मनुष्य आन टाकतो मन भोगाजी अभिलाषा करता हा बोध त्याज है भोग आणि मोक्ष या दोन परस्पर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाटा आहेत संसार आहे भोग व त्यात विरसता विरक्ती म्हणजे मोक्ष दोघांच्या मधोमध मद मन उभे आहे ते कधी कधी भोग प्रकरण पंधरावे सूत्र चौथे नवम देहो ने देहो भोगता करता न वा भवान चिद्रूपो से सदा साक्षी निरपेक्ष सुखम चर अष्टावाक्र म्हणतात तू शरीर नाहीस आणि हे शरीर सुद्धा तुझे नाही तू तु भोगता नाहीस व करता सुद्धा नाहीस तू ते चैतन्य स्वरूप आहेस नित्य आहेस साक्षी आहेस निरपेक्ष आहेस तू सुखाने विहार कर मुश्रेष्ठ अष्टावक्र राजा जनकानं सांगतात की आत्मज्ञान झाल्यामुळे या जगातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल तुला आसक्ती उरलेली नाही तुझ्यासाठी भोगांमधला रस आटलेला आहे तू मुमोक्ष होतास व शुद्ध अंत करण्याचा होतास म्हणून तुला त्वरित आत्मबोध झाला आता तू चैतन्य रूपी आत्म्यात विलीन झालं आहेस त्यामुळे तू म्हणजे शरीर नव्हेस शिवाय हे शरीरही तुझे नाही कारण आता तू फक्त आत्मा आहेस त्यामुळे नित्य आहेस तू करता नाहीस कारण आत्मा करता नसतो तू भोगता नाहीस कारण आत्मा भोगता नसतो तू केवळ साक्षी आहेस निरपेक्ष आहेस म्हणून तू आता सुखाने विहार कर भोगाकडे आकर्षित होते तर कधी मोक्षाकडे आकर्षित होते दोन्ही दिशांना ते एकाच वेळी जाऊ शकत नाही भोगात स्वारस्य घेणे त्यात आसक्ती असणे सकाम आणि उद्देश ठेवून व फळाच्या आशेने काम करणे म्हणजेच संसारात गुरफटणे आहे म्हणून ज्याला भोगात स्वारस्य आहे विषय वासनामध्ये रस आहे त्याच्यासाठी केवळ मुक्तीसाठीच असलेला हा तत्वबोध त्याज्यच आहे कारण मुक्तीमुळे मिळत काहीच नाही उलट जे भौतिक ऐहिक आहे ते सर्व सुटून जाते संसारात मग त्याला काहीच रस उरत नाही म्हणून त्याचे मन पुन्हा विषय भोगांकडे वळेल व त्यामुळे त्याचा अधपात होईल अशी व्यक्ती न घरी सुखी होते न घराबाहेर कुठे जंगलात मंदिरात सुखी होते तो ढोंगी व भ्रष्ट होऊन जाईल भोगाची इच्छा असणारा वाचाळ असेल बुद्धिमान असेल महान उद्योगी पुरुष असेल परंतु आत्मज्ञान झाल्यावर तो मौन होतो बोलण्यात कमी होते कार्याच्या प्रती तो उदास होतो जडा व आणशी होतो मनाची सर्व शक्ती चैतन्याकडे वळते व त्या चैतन्य बोधामुळे त्याचे या जगाशी असणारे भावबंध तुटून जातात म्हणून मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की ज्याला विषय वासना भोगामध्ये स्वारस्य आहे तो बुद्धिमान व पंडित आहे अशा विद्वान माणसाला व ज्याला उद्योग व्यवसायाची आवड आहे या साऱ्या ऐहिक व लौकिक जगाबद्दल ज्याला ममत्व आहे त्याला मुक्तीचा वा, वा, मुक्ती वा मोक्षाचा उपदेश उपयोगाचा नाही त्याच्यासाठी तो त्याज्यच आहे हा उपदेश तर त्यांच्यासाठी आहे ज्यांचा या जगाबद्दलचा प्रेमभाव संपलेला आहे ज्यांना भोगाची आसक्ती उरलेली नाही जे संसाराबद्दल विरक्त आहेत तेच या आत्मबोधाचा लाभ करून घेऊ शकतात प्रकरण पंधरावे सूत्र पाचवे राग द्वेष मनो धर्मौ मनस्ते कदाचन निर्विकल्पो सी बोधात सुखम च म्हणतात राग आणि द्वेष हे मनाचे धर्म आहेत तू कधीही मन देखील नाहीस तू निर्विकल्प निर्विकार बोधस्वरूप, आत्मा आहेस तू सुखाने विहार कर शरीर मन बुद्धी अहंकार हे सर्व प्रकृतीजन्य आहेत त्या प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे आत्मा चैतन्य स्वरूप आहे व त्यामुळे शरीराचे मनाचे बुद्धीचे व अहंकाराचे गुणधर्म हे आत्म्याचे गुणधर्म होऊ शकत नाहीत अष्टावक्र म्हणतात की तू आत्मज्ञानी आहेस त्यामुळे आत्मा हाच तुझा स्वभाव आहे तू त्याप्रमाणे आचरण कर आणि सुखाने राहा हे राग द्वेष हे तर मनाचे धर्म आहेत चैतन्याचे नाहीत म्हणून ते धर्म तुझे नाहीत कारण तू मन नाहीस तू आत्मरूप आहेस व आत्मा निर्विकल्प निर्विकार आणि बोधस्वरूप स्वरूप आहे जो या सर्व जगाचा सा केवळ साक्षी आहे म्हणून शरीर व मनाच्या दोषांपासून तू सर्व आहेस अध्याय पंधरावा सूत्र सहावे सर्व भूतेषुच्या आत्मान सर्व भूतानी चत्मनी विज्ञाय सुखी भव अष्टावक्र म्हणतात सर्व भूतांमध्ये म्हणजेच सर्व प्राणी प्राणीमात्रांमध्ये आत्म्याला व सर्व जीवांमध्ये आत्मा असल्याचे जाणून तू अहकारशून व ममता शून्य आहेस तू सुखी हो संसारात अनेकत्वाचा भास होतो व्यक्ती पशु पक्षी कीटक वनस्पती जडचेतन ठोस तरल वायुरूप द्रवरूप याप्रमाणे सर्व पदार्थ भिन्न भिन्न वेगवेगळे असल्याचा भास होतो हा भास हे केवळ मनाचे भ्रामक खेळ आहेत मन नेहमीच विविधता व अनेकत्व पाहत असते कारण त्याची दृष्टी मर्यादित आहे परंतु ही भिन्नता आत्म्याविषयी अज्ञान असल्यामुळे ज्याने या आत्मतवाचे ज्ञान प्राप्त केले आहे त्याचा हा अनेकत्वाच्या विषयीचा भ्रम संपुष्टात येतो तो, तो हे जाणून घेतो कि ही संपूर्ण सृष्टी फक्त एकाच आत्म्याचे रूप आहे एकाच आत्म्याची ही वेगवेगळी रूपे आहेत या सर्वांच्या आत एकच आत्मा आहे ज्याप्रमाणे दुधापासून शेकडो प्रकारच्या मिठाई तयार होतात त्याचप्रमाणे एकाच आत्म्याची ही हजारो रुपये आहेत या एकत्वाचे ज्ञान होणे म्हणजेच परमश्रेष्ठ ज्ञान होणे होय अज्ञानी माणूस भिन्नता चोळखतो व त्यामुळे त्याच्यात अहंकार व ममतेची भावना निर्माण होते राग द्वेष ईर्ष्या लोभमोह हो या भावना निर्माण होतात अष्टावक्र म्हणतात की राजा जनक तू जर आत्मरूप झालं आहेस त्यामुळे तू हे जाणून घेतले आहेस की सर्व पदार्थात मिळून आत्मा आहे व सर्व पदार्थात आत्मा आहे हो। पदार अभिन्न आहेत म्हणून तू अहकार विरहित व ममता शून्य आहेस आता तू सुखी हो हे प्रतिपादन एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणेच आहे कारण वैज्ञानिक सुद्धा पदार्थ व विद्युत शक्ती यांना अभिन्न समजतात पदार्थ हा ऊर्जा आहे व ऊर्जा हाच पदार्थ आहे अध्यात्माची दृष्टी व विचार सुद्धा पूर्ण शास्त्रीय विचार आहे ब्रह्म, ईश्वर आत्मा व जग यांची याप्रमाणे एवढी वैज्ञानिक व्याख्या अन्य पंथ धर्म व संप्रदाय प्रकरण पंधरावे सूत्र आठवे श्रद्धत्स्वतात श्रद्धस्व नात्रमोहम कुरुष्व भो ज्ञान हो। स्वरूप भगवान आत्मा प्रकृते पर अष्टावाक्र म्हणतात हे श्रद्धा धारण कर श्रद्धावंत या जगाचा मोह करू नकोस तू ज्ञान स्वरूप भगवान स्वरूप आत्मा आहेस व प्रकृतीपेक्षा भिन्न आहेस अष्टावक्र पुन्हा सांगतात की तू या प्रकारे आत्मरूप झालेला आहेस म्हणून आता ह्याच सत्यावर नितांत श्रद्धा ठेव ज्याला प्रत्यक्ष अनुभूती झालेली नाही ज्याचे ज्ञान केवळ पुस्तकांवर अवलंबून आहे तो अश्रद्धाही होऊ शकतो कारण हे ज्ञान बुद्धी निरपेक्ष असून तो स्वानुभूतीचाच विषय आहे पण तुला तर तो अनुभव प्रत्यक्षच घेता आलेला आहे त्यामुळे तू अश्रद्धा होण्याचा प्रश्नच नाही हे जग भौतिक आहे जड आहे व प्रकृतीजन्य आहे तू आत्मा आहेस म्हणून ज्ञान स्वरूप आहेस भगवत स्वरूप आहेस त्यामुळे तू प्रकृतीपेक्षा वेगळं आहेस करू शकलेले नाहीत प्रकरण पंधरावे सूत्र सातवे विश्वस्फुरतीदम तरंगा इवसागरे भव। अष्टावक्र म्हणतात हे जग एखाद्या तरंगाप्रमाणे ज्याच्यात निर्माण होते तो तूच आहेस यात शंका नाही हे चैतन्य स्वरूपा आता तू संतापविरहित हो अष्टावक्र म्हणतात कि ज्याप्रमाणे समुद्रात लाटा किंवा तरंग निर्माण होतात तरी त्या लाटा व समुद्र हे काही वेगळे नसतात त्याचप्रमाणे तो आत्मा असल्याने महासमुद्रासारखा आहेच ज्यात हे जग तरंगाप्रमाणे निर्माण झालेले आहे ते लाटांप्रमाणे अनित्य आहे ते निर्माण होते नाहीसे होते पण त्याच्या या निर्माणाच्या व पुन्हा विलयाला जाण्याच्या जा प्रक्रियेमुळे आत्म्याला काहीच नफा किंवा नुकसान होत नाही कारण आत्मा हा समुद्राप्रमाणे नित्य आहे जगातले सारे व्यवहार सारे विषय सारे भोग अपेक्षा आशा निराशा संयोगवियोग हे सारे तरंगाप्रमाणे आहेत परंतु तू तरंग नाहीस तर महा समुद्र आहेस यामध्ये शंका नाही हे सत्य जाणून तू आता विकाररहित ज्वरित संतापरहित हो साऱ्या संतापाचे कारण केवळ हेच होते की तू स्वतःला समुद्रासारखा आत्मा न समजता लाटांप्रमाणे असणारे जग समजत होतास हे तुझे अज्ञान होते आता ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाल्याने हे अज्ञानातून निर्माण झालेले भ्रम नष्ट झालेत आता तू संतापासारख्या सर्व विकारांपासून मोकळा हो प्रकरण पंधरावे सूत्र नववे गुण संवेष्टीत आत्मा नसी अष्टावाक्र म्हणतात हे गुणयुक्त शरीर जन्माला येते राहते आणि नाश पावते परंतु हा आत्मा जन्म घेत नाही तो येत नाही किंवा नाशही पावत नाही त्यामुळे शरीराचा तो विचार काय करायचा ज्या प्रकारे सोन्यापासून अनेक दागिने अलंकार निर्माण होतात व कालांतराने नष्ट होतात ज्या प्रकारे मातीपासून अनेक प्रकारचे घट तयार होतात आणि कालांतराने नाहीसे होतात ज्या प्रकारे समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात व नाहीशे होतात पण त्या सर्वात त्यांचे मूल पदार्थ कायम राहतात त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी मूलतत्व असणारा आत्मा कायम राहतो विज्ञान सुद्धा हेच सांगते की पदार्थ अविनाशी आहेत शक्ती अविनाशी आहे पदार्थांचे रूपांतरण होते शक्तीचे सुद्धा रूपांतरण होते परंतु ते स्वतः अविनाशी आहेत शक्ती व पदार्थ यांचे एक दुसऱ्यात रूपांतरण होत असते पदार्थांचे रूप विनशी आहे पण पदार्थातील शक्ती नित्य व शाश्वत आणि स्वयंभू आहे हो शक्तीचा नाश कधी होत नाही अध्यात्मात सुद्धा हेच सांगितले आहे की हे शरीर हे एक तात्पुरते रूप आहे व ते सत्व रज तम या गुणांनी युक्त आहे या गुणाने ते लिप्त आहे हे शरीर जन्माला येते काही काळ राहते आणि नंतर नष्ट होते या शरीराला बालपण तारुण्य व म्हातार पण येते पण आत्मा मात्र नित्य आहे त्याच्यात या प्रकारचे गुण नसतात तो जन्माला येत नाही मरतही नाही त्याची वाढ होत नाही व त्याचा क्षयही होत नाही हे शरीर नष्ट झाल्यावर आत्मा शिल्लकच राहतो व तो नवे शरीर धारण करतो त्यामुळे या शरीराबद्दल चिंता ती काय करायची स्वताला शरीर न मानता स्वतला शरीर न मानता आत्मा मानून जन्माला येणाऱ्या व नाश पावणाऱ्या शरीराच्या स्थितीबद्दल विचार तर कसला करायचा असा विचार अज्ञानीच करतात जे या शरीरालाच सर्वस्व समजतात शरीर नष्ट झाल्याने सर्व नष्ट होते असे मानतात ते अज्ञानी आहेत परंतु ज्ञानी या शरीराच्या विनाशाने कधीच दुःखी होत नाहीत